पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील भाग पहिला शरीर शरीराचा परिचय करून घेण्यापूर्वी आरोग्य म्हणजे काय हे जाणून घेणे योग्य होईल आरोग्य म्हणजे शरीर दुरुस्त असणे ज्याचे शरीर व्याधीरहित आहे ज्याचे शरीर सर्वसामान्य काम करू शकते म्हणजेच जो मनुष्य न दमता दहा बारा मैल चालू शकतो सर्वसामान्य मेहनतीचे काम न थकता करू शकतो सामान्य आहार पचवू शकतो ज्याची इंद्रिये व मन सुस्थितीत आहेत त्याचे शरीर आरोग्य संपन्न होय यात पैलवानाच्या शरीराचा किंवा कसरतबाजांचा समावेश होत नाही अशा प्रकारचे असामान्य बळ दाखविणारे लोक रोगग्रस्तही असू शकतात या प्रकारचा शरीराचा विकास हा एकांगी म्हणता येईल अशा प्रकारचे आरोग्य ज्या शरीराचे साधायचे त्या शरीराचा काही प्रमाणात परिचय असणे अवश्य आहे पूर्वीकाळी कशा प्रकारचे शिक्षण दिले जात असेल देव जाणे संशोधकांना त्याविषयी काही माहिती असण्याचा संभव आहे आजच्या शिक्षणाची माहिती आपल्या सर्वांना थोडी बहुत आहेच या शिक्षणाचा आपल्या रोजच्या जीवनाशी काहीच संबंध नसतो ज्या शरीराचा आपल्याला नित्य उपयोग आहे त्याचे ज्ञान आपल्याला या शिक्षणाच्या मार्फत जवळजवळ शून्य मिळते ती स्थिती आपल्या गावच्या आपल्या शेतीच्या ज्ञानासंबंधीची जगाच्या भूगोलाची माहिती मात्र आपण पोपटासारखी घोकतो तिचा उपयोग नाही असे म्हणण्याचा येथे आशय नाही पण प्रत्येक वस्तू त्या त्या, त्या स्थानी सोपत शरीराचे घराच गावांचे गावांच्या शिवाराचे गावाचे शेतात होणाऱ्या वनस्पतींचे त्यांच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला चांगले असले पाहिजे त्याच्या पायावर उभारले इतर ज्ञान मग उपयोगी पडत शरीर हे पंच महाभूताचे बनलि म्हणूनच एका कवितेत म्हटल आह पृथ्वी वायू आकाश पाणी तज पाच तत्वांचा खेळ तगत समज शरीराचा व्यवहाराचा आधार दहा इंद्रिये आणि मन यांच्यावर आहे दहा इंद्रिय म्हणजे पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय हात पाय तोंड जननेंद्रिय व गुदा ही पाच कर्मेंद्रिय आणि स्पर्श करणारी त्वचा पाहणारे डोळे ऐकणारे कान वास ओळखणारे नाक आणि स्वात किंवा रस ओळखणारी जीभ ही ज्ञानेंद्रिय मनाच्या योगाने आपण विचार करतो कोणी मन हे अकरावी इंद्रिय असे मानतात या इंद्रियांचा व्यवहार उत्तम रीतीने चालत असला म्हणजे मनुष्य आरोग्य संपन्न आहे असे म्हणता येते असे आरोग्य एखाद्यालाच लाभलेली आढळते शरीराच्या आत असलेले विभाग आश्चर्यकारक आह शरीर हा जगाचा एक लहानसा पण उत्तम नमुना आहे जे त्यात नाही ते जगात नाही जे जगात आहे ते शरीरात आहे त्यावरुन यथा पिंडे तथा ब्रह्मांडे हे महावाक्य निघाले म्हणून जर आपण शरीराची पूर्णपणे ओळख करून घेऊ शकलो तो जगाला ओळखले असे म्हणता येईल पण तशी ओळख डॉक्टर वैद्य हकीम यांना सुद्धा होऊ शकलेली नाही तर आपणा सामान्य माणसांना कशी होणार मनाला जाणू शकेल अशा साधनांचा सा अजूनही शोध लागलेला नाही तज्ज्ञ लोक शरीराचा आत आणि बाहेर ज्या क्रिया चालतात त्यांचे आकर्षण वर्णन करू शकतात पण त्या क्रिया का चालतात हे काही त्यांना दाखविता आलेले नाही मरण का म्हणून येत हे कोणी जाणले आह केव्हा येणार हे कोणाला सांगता आले आहे अर्थात माणसाने पुष्कळ वाचले विचार केला अनुभव केला घेतला पण शेवटी त्याला आपल्या आज्ञापालनाचेच अधिक भान झाले आहे शरीराचा आत ज्या अद्भूत क्रिया चालतात त्यावर इंद्रियांचे स्वास्थ्य अवलंबून आहे शरीरात असलेली सर्व अंगे नियमनात राहिली तर व्यवहार सुंदर चालेल एक अंग अडले की सारी गाडी अडली त्यात सुद्धा जठर जर आपले काम बरोबर करीनाशे झाले तर सारे शरीर सुस्तावते म्हणून अपचनाकडे किंवा बद्धकोषाकडे जे लोक दुर्लक्ष करतात त्यांना शरीराचे धर्म समजले नाहीत अनेक रोग त्यातून उत्पन्न होतात आता शरीराचा उपयोग काय याचा विचार करू प्रत्येक वस्तूचा सदुपयोग किंवा दुरुपयोग होऊ शकतो हा नियम शरीराच्या बाबतीतही लागू पडतो शरीर जर स्वार्थासाठी स्वच्छंदाने वागण्यासाठी किंवा दुसऱ्याला उपकार करण्यासाठी वापरले तर तो त्याचा दुरुपयोग झाला त्याचा वापर जगाची सेवा करण्याकरता केला त्याच्या योगे संयम साधला तर तो सदुपयोग झाला आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे त्याची ओळख करून घेण्याकरिता जर मनुष्य शरीराचा उपयोग झाला तर ते आत्म्याच्या निवासाचे मंदिर बनते, शरीर म्हणजे मलमूत्राची खान, असे त्यांचे वर्णन करण्यात आले आहे एका विचार करता त्यातकिंचितही अतिशयोक्ती नाही शरीराची हीत जर ओळख असेल तर ते जतन करण्यात काहीच अर्थ नाही पण त्याला निराळ्या रीतीने जर आपण ओळखले त्याला मलमूत्राची खाण म्हणण्याऐवजी मलमूत्रादी काढून टाकण्याकरता निसर्गाने त्यात नळळी ठेवले आहेत हे, हे आपण लक्षात घेतले तर ते चांगले राखून त्याला जतन करण्याचा धर्म उत्पन्न होतो हिऱ्याची किंवा सोन्याची खान घ्या ती खरोखर मातीचीच खाण असते पण ती सोने किंवा हिरे आहेत हे ज्ञान माणसाला करोडो रुपये खर्च करायला लावते आणि त्यामागे अनेक शस्त्रज्ञांची बुद्धी काम करते तर मग आत्म्याचे मंदिर म्हणून असणाऱ्या शरीराकरता आपण काय बरेनं करावे या जगात आपण जन्म पावतो तो, तो जगाचे ऋण देऊन टाकण्यासाठी म्हणजे त्याची सेवा या यादृष्टीने बघितले तर मनुष्याने आपल्या शरीराचे संरक्षण बनणे अवश्य आहे ते त्याने अशा रीतीने केले पाहिजे की त्यामुळे सेवाधर्माचे पालन करण्यात त्याचा पुरा उपयोग होऊ शकेल